अध्याय सातवा अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना सर्व शक्तिमान अशा व्यासांनी नारदांचा अभिप्राय ऐकून काय केले सूत म्हणाले ब्रह्म नधी सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे तिथे ऋषी नेहमी यज्ञ करतात तिथेच व्यासांचा स्वतःचा आश्रम आहे त्याच्या चारी बाजूंना बोरीच्या झाडाचे सुंदर बन आहे त्या आश्रमात बसून त्यांनी आचमन केले आणि आपले मन एकाग्र केले त्यांनी भक्तियोगाच्या द्वारे आपले मन पूर्णतया एकाग्र आणि पवित्र केले आणि आदि परमात्मा व त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेला पाहिले याच मायेने मोहित होऊन हा जीव मूलत तिन्ही गुणांच्या पलीकडील असूनही आपल्याला त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणाऱ्या अनर्थांना भोगतो भगवंतांची भक्ती हे एकच या अनर्थाचा निराकरणाचे प्रत्यक्ष साधन आहे परंतु संसारी लोक हे जाणत नाही हे लक्षात घेऊन व्यासांनी श्रीमद रचना केली याचा केवळ श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी परमप्रेमय भक्ती निर्माण होते त्यामुळे जीवाचा शोक मोह आणि भय नष्ट होतात त्यांनी या भागवत संहितेची निर्मिती करून नंतर ती आपला वैराग्यशील पुत्र शुक याला शिकविली शौनखानी विचारले श्री शुकदेवता अत्यंत निवृत्त आहेत त्यांना कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही ते असे या विशाल जी अवैध सुटली है जे लोक लोग आत्म्याण लोक ही भगवंता निष्काम भक्ति करता भगवंत मधुर की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात भगवान शुक्रेव तर भगवंतांना अत्यंत प्रिय आहेत आणि स्वतः भगवान असलेल्या आहेत त्यांच्या हृदयाला भगवंतांच्या गुणांनी आकर्षून आहे आणि याचमुळे त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले आता मी राजशी परीक्षिताचा जन्म कर्म आणि मोक्ष तसेच पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा सांगतो कारण त्यातूनच भगवान श्रीकृष्णांच्या अनेक कथांचा उगम होतो ज्यावेळी कौरव पांडवांच्या युद्धात दोन्ही पक्षातील पुष्कळसे वीर मारले गेले आणि भीमाच्या प्रहाराने दुर्योधनाची मांडी भंगली तेव्हा अश्वत्थाम्याने आपला राजा दुर्योधन याचे प्रिय करण्यासाठी द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांची मस्तके छाटून दुर्योधनाला भेट म्हणून आणून दिली हे दुर्योधनाला आवडले नाही कारण अशा नीच कर्माची सर्वच जण निंदा करतात त्या मुलांची माता द्रौपदी आपल्या पुत्रांच्या निधनाची वार्ता ऐकून अत्यंत दुःखी झाली तिच्या नेत्रातून आसवे वाहू लागली ती रडू लागली अर्जुन तिचे सांत्वन करीत म्हणाला हे कल्याणी जेव्हा मी त्या आतताई अधम ब्राह्मणाचे मस्त माझ्या गांडीव धनुष्याच्या चा बाणाने छाटून तुला ते भेट म्हणून आणून देईन आणि जळलेल्या आपल्या मुलांचा अंत्यविधी झाल्यावर तू त्या मस्तकावर पाय ठेवून स्नान करशील द्रौपदीचे सांत्वन केले आणि आपले सुरू भगवान श्रीकृष्णांना सारथी बनवून अंगावर कवच धारण करून आपले भयंकर गांडीव धनुष्य घेऊन तो रथावर बसला आणि गुरुपुत्र अश्वथांचा त्याने पाठलाग सुरू केला मुलांची हत्या केल्याने घाबरलेला अश्वत थांबा अर्जुन आपल्यावर चालून येत असल्याचे पाहून आपले प्राण रक्षण करण्यासाठी जितपर्यंत पळून जाता येईल तितपर्यंत पळस सुटला जसा रुद्राला घेऊन सूर्य पळाला होता त्याप्रमाणे जेव्हा ब्राह्मण पुत्राने पाहिले की आपल्या रथाचे घोडे थकले आहेत आणि आपण आता असहाय्य आहोत तेव्हा आपल्या रक्षणाचे एकमात्र साधन केवळ ब्रह्मास्त्रच आहे हे त्याने ओळखले जरी त्याला ब्रह्मास्त्र परत घेण्याची विद्या अवगत नव्हती तरी प्राणावर बेतलेले संकट पाहून त्याने आचमन केले ध्यानस्थ झाला आणि ब्रह्मास्त्र सोडले त्या अस्त्राचे सर्व दिशांना एक प्रचंड तेज पसरले अर्जुनानं जाणलं त्याने केली हे श्री अभे देना आगी त्या पसुन मुक्ति देना ही अपन आदिपुरुष प्रकृति पली कड़ी साक्षात परमेश्वर आयेल कर अद्वितीय स्वरूपात स्थित असता मायेने मोहित झालेल्या जीवांना आपण आपल्या प्रभावाने धर्मादि स्वरूप कल्याणाचा मार्ग दाखवता पृथ्वीवरील दैत्यांचा भार नाहीसा करण्यासाठी आणि तुमच्या आनंदप्रेमी भक्तांनी तुमचे निरंतर स्मरण ध्यान करावे यासाठीच तुमचा हा अवतार आहे स्वयंप्रकाशरूप श्रीकृष्णा हे भयंकर तेज सर्व दिशांनी माझ्याकडे येत आहे हे काय आहे आणि ते कोठून येते आहे याचे मला ज्ञान नाही भगवान म्हणाले अश्वत्थाम्याने आपल्यावर प्राणसंकट आल्याने हे ब्रह्मास्त्र सोडलेले आहे असे समज परंतु हे पुन्हा मागे कसे घ्यावे याचे त्याला ज्ञान नाही या अस्त्राचा पाडाव करण्याची अन्य कोणत्याही अस्त्रात शक्ती नाही तू शस्त्रास्त्र विद्या चांगली जाणतोस तुझ्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मास्त्राचे निवारण करण्यासाठी दुसऱ्या ब्रह्मास्त्राची योजना केली वाणांनी वेढलेल्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांचे तेज सूर्य आणि अग्निप्रमाणे एकमेकांना टक्कर दिल्याने आकाश आणि सर्व दिशांना व्यापून वाढू लागले त्यांनी लोकांना जाळणाऱ्या वाढत जाणाऱ्या त्या दोन्हीही ब्रह्मास्त्रांच्या ज्वाळाने पोलणाऱ्या प्रजेला प्रलयकाळ ओढवला आहे असे वाटले त्या आगीने तिन्ही लो आणि प्रजेचा अनाश होत असलेला पाहून भगवंतांची आज्ञा घेऊन अर्जुनाने ती दोन्ही ब्रह्मास्त्रे आवरून घेतली क्रोधाने लाल झाले होते शिबिराकडे नेणार होता तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्ण कोपाविष्ट होऊन त्याला म्हणाले पार्था या अधम ब्राह्मणाला जिवंत सोडून देणे उचित नाही त्याचा वध कर रात्री झोपलेल्या निरपराध मुलांची याने हत्या केलेली आहे आणि भयभीत अशा शत्रूला कदापिही मारत नाही जो दुष्ट आणि क्रूर पुरुष दुसऱ्यांना मारून आपल्या प्राणांचे पोषण करतो त्याचा वध करणे श्रेयस्कर आहे कारण अशा सा तरहला, तो पाप प्रवृत्ति का मानूस जिवंत राहिलास की मस्तक तोड़ी जो कुला कलंक आतताई ने तुझा पुत्र वध के एवडेस नवे तो अपला स्वामी दुर्योधन ज्या दुखी है म्हणून हे वीर अर्जुना तू याचा वध कर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या धर्माचरणाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून अर्जुनाला अशी प्रेरणा दिली अर्जुनाचे हृदय विशाल होते जरी अश्वत्थाम्याने त्याच्या पुत्रांची हत्या केली होती तरी गुरुपुत्राला मारण्याची अर्जुनाची इच्छा नव्हती यानंतर आपला मित्र आणि सारथी श्रीकृष्णांबरोबर तो युद्धाच्या थावणीत शाँ, परतला आणि त्याने आपल्या मृतपुत्रौपदीकडे अश्वले द्रौपदीला दिसले की अश्वत्थाम्याला पशुसारखे बांधून आणलेले आहे निंद कर्म केल्याने तो खाली पाहत होता आपले अनिष्ट करणाऱ्या गुरुपुत्र अश्वत्थाम्याला अशा प्रकारे अपमानित केल्याचे पाहून कोमल करुणा उत्पन्न झाली आणि तिने अश्वपुत्र सोडा सोडा याला हा ब्राह्मण आहे म्हणून आपल्याला पूज्य आहे ज्यांच्या कृपेने संपूर्ण रहस्यांसह धनुर्वेद त्याचे प्रयोग आणि उपसंवारासह सर्व शस्त्रास्त्रांचे ज्ञान आपण प्राप्त केले ते आपले आचार्य द्रो पुत्राच्या रूपाने आपल्यासमोर उभे आहे त्यांची अर्धांगिनी वीरमाता कृपी सती गेली नाही की अद्याप जिवंत आहे हे धर्मज्ञान ज्या गुरुवंशाची नित्य पूजा करून ज्याला वंदन केले पाहिजे त्याला व्यथित करणे योग्य नाही ज्याप्रमाणे आपली मुले मारली गेल्यामुळे मी दुःखी होऊन रडते आहे आणि सारखी अश्रू ढाळीत आहे तसे याच्या पतिव्रता रडू नये ज्या ब्राह्मण कुला राग आणला असेल ते कोपिष्ट ब्राह्मण कुळ त्या राजांना त्यांच्या परिवारासह हो, शोकावनीमध्ये ढकलून लगेच त्या कुळाचे भस्म करते ब्राह्मण हो द्रौपदीचे म्हणणे धर्म आणि न्यायाला अनुसरून होते त्यामध्ये कपट नव्हते तर करुणा आणि समदृष्टी होती म्हणून वचनांचे कौतुक केले त्याचबरोबर नकुल सहदेव सात्यकी अर्जुन स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री पुरुषांनी द्रौपदीच्या म्हणण्याला पुष्टी दिली भीम त्यावेळी स्वतःसाठी किंवा आपल्या स्वामीसाठी नव्हे ऐकून अर्जुनाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले पापकृत्य केलेल्या ही ब्राह्मणाचा वध करू नये आणि आता मारले पाहिजे या दोन्ही गोष्टी मी शास्त्रात सांगितलेल्या आहेत म्हणून माझ्या दोन्ही कर द्रौपदीचे सांत्वन करताना तू जी प्रति होती सुद्धा कर भगवंतांच्या म्हणण्याचा मतितार्थ लगेच जाणला आणि त्याने आपल्या तलवारीने अश्वत्थांब्याच्या डोक्यावरील मणी केसांसह उपटून काढला मुलांची हत्या केल्यामुळे तो अश्वत्थामा अगोदरच सत्वही मणी आणि ब्रह्मतेजही नाही बंधन सोडून अर्जुनाने त्याला शिबिराच्या बाहेर घालवले मुंडन करणे धन काढून घेणे आणि निर्वासित करणे हाच अधम ब्राह्मणांचा वध होय याखेरीस त्यांच्यासाठी शारीरिक वध शास्त्राने सांगितलेला नाही पुत्रांच्या मृत्यूमुळे द्रौपदी आणि सर्व पांडव शोकाकुल झाले होते नंतर त्यांनी आपल्या मृतबांधवांचे अंत्यविधी पार पाडले अध्याय सातवा समा